पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑगस्ट पंचवीस एकोणीसशे सत्तेचाळ ही सभा हावरा मैदानात झाली होती गांधीजींचा या दिवशी मौनवार असल्यामुळे त्यांनी आपले भाषण लिहून काढले आणि निर्मल कुमार बोस यांनी त्याचा बंगालीत अनुवाद केला परंतु पावसामुळे त्यांना उशीर झाला व ते एक तास उशिरा पोहोचले त्यावेळेपर्यंत मौन सोडण्याची गांधीजींची वेळ झाली होती भाषणाचे पहिले दोन परिछद लिहिलेले होते उर्वरित भा, गांधीजी बोल बोल। जे बोलले त्याचा वृत्तांत आहे कलकत्ता ऑगस्ट पंचवीस एकोणीशे सत्तेचाळीस आज माझ्या मौनवार असल्यामुळे मी तुमच्याशी बोलू शकत नाही याचा मला खद् होतो यामुळे मला तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते मी लिहून काढले आहे पश्चिम बंगालमध्ये हिंदू बहुसंख्य असल्यामुळे त्यांचे आपल्या मुसलमान बांधवांप्रती मुख्य कर्तव्य कोणते आहे यासंबंधी मी दररोज तुमच्याशी बोलत असतो तुम्ही जर भूतकाळ विसरू शकत असाल तरच तुम्ही हे कर्तव्य पार पाडू शकाल शत्रूंचे मित्र कसे होतात याची उदाहरणे आपण जगभर पाहतो उदाहरणार्थ ब्रिटिश आणि बोअर परस्परांशी अटीतटीने लढले होते परंतु आता ते मित्र झालेले आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे हिंदू आणि मुसलमान का मित्र झाले पाहिजे याचे अजूनही महत्वाचे कारण आहे आपण जर मनातील बदल्याची सर्व भावना काढून टाकली नाही तर आपण हे काम करू शकणार नाही आजची सायंकाळ सिल्लटला भेट देण्याची माझी इच्छा आहे सिल्लटमध्ये जे जोरदार दंगे सुरु आहेत त्याबद्दल भयभीत झालेल्या लोकांचा मला तारा येत आहेत कारण माहीत नाही आत्ताच मी सिल्लटला जाऊ शकत नाही याचा मला खेद होतो आणि माझ्या उपस्थितीमुळे ताबडतोब जमाव शांत होईल असे समजण्या इतका मी अहंकारीही नाही मला माहीत आहे की काहीतरी महत्वाचे कारण असल्याशिवाय माणसाने सध्याचे कर्तव्यस्थान सोडू नये मग ते कर्तव्य नवीन कामाशिवाय कितीही लहान वाटत असो सॉलशन आर्मीच्या भाषेत बोलायचे तर वाईटपणाच्या विरोधात काटेकोरपणे सत्य आणि अहिंसेच्या साधनाने चांगुलपणाकडून लढा देणारे आपण सर्व ईश्वराचे हो। सैनिक आहो ईश्वराचे सैनिक म्हणून आपण प्रश्न विचारायचा नाही तर करायचे आणि मरायचे आहे यामुळे सिल्लटच्या लोकांच्या व्यथांमध्ये मी जर ताबडतोब धावून जर शकत नाही तरी पूर्व बंगालच्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्यपणे आणि सिल्लटच्या अधिकाऱ्यांना विशेष करून मी विनवणी करू शकतो की त्यांनी संकटग्रस्त लोकांच्या बाजूने प्रयत्नांची पराकाष्टा करून बेडर लोकांचा बंदोबस्त करावा आता हिंदू आणि मुसलमानांमध्ये शांतता निर्माण झालेली असल्यामुळे या गृनीत दंगली अधिकारीगण सहन करणार नाहीत अशी मला खात्री आहे दंगलीचे हे काम गुंडांचे आहे असे म्हणणे चुकीचे आहे आणि असे म्हणून आपण त्याचे गांभीर्य कमी करतो ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील बहुसंख्या इतकेच आपणही महत्वाचे नागरिक आहो असे अल्पसंख्याकांना वाटले पाहिजे बंगालच्या दोन भागांच्या प्रमुखांनी वारंवार भेटावे आणि दोन राज्यात शांतता कायम राखण्याचे मार्ग शोधावे तसेज तिथे राहणाऱ्यांना पुरेसे अन्न आणि वस्त्रप्रावण मिळेल व पूर्व व पश्चिम बंगालच्या जनतेला पुरेसे काम मिळेल हे पहावे, आपले पुढारी प्रामाणिकपणे निर्भयपणे आणि खंड न पडुदेता एकत्रितपणे होऊन काम करत आहेत हे जेव्हा जनता पाहिल तेव्हा या दोन राज्यात राहणारी जनता पुढाऱ्यांच्या या कामाची नोंद घेईल व त्याप्रमाणे वागेल दंगलग्रस्त लोकांना मी सल्ला देईन की त्यांनी भवितव्याला शौर्याने तोंड द्यावे आणि भीतीला बळी पडू नये लोकांच्या जीवनात दंगली आदींचे असे प्रसंग येतच असतात पुरुषत्वाची मागणी असते की अशा प्रसंगांना तोंड देत असताना आपण दुबळेपणा दाखवायला नको दुबळेपणाने खोडसाळपणा वाढतो तर धैर्याने तो कमी होतो ओल्या आणि चिखलाने भरलेल्या पटांगणात श्रोत्यांना उभे राहावे लागले वा बसावे लागले याकरता गांधीजींनी आधी प्रचंड श्रोतृ माफी मागितली मेजर जनरल शाह नवाज यांच्या सत्कार प्रित्यर्थ हावडा सभा झाली होती तिच्यात शहीद साहेबांना जे अपमानित करण्यात आले त्याचा गांधीजींनी उल्लेख केला या असभ्यवर्तनाकरता जबाबदार असलेल्या लोकांची सेनापती महोदयांनी सौम्य शब्दात कान उघाडणी केली गांधीजी म्हणाले की आपण भूतकाळ विसरायलाच पाहिजे आणि जेव्हा आम्ही दोघेजण कोणताही मानसिक आडपडदाना ठेवता काम करतो आहोत तेव्हा एकाचा अपमान हा दुसऱ्याचाही अपमान असतो आणि ज्या अर्थी आम्ही दोघेही हिंदू मुसलमानांच्या ऐक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या अर्थी हिंदू अथवा मुसलमानाचा अपमान करणे म्हणजे सोबत काम करणाऱ्या आम्ही दोघांचा अपमान करणे आहे यानंतर त्यांनी पंजाबहून आलेला एक मित्र शक्य जितक्या लोकर पंजाबमध्ये येण्याकरता कशाप्रकारे आग्रह करत होता ते सांगितले त्यांनी त्या मित्राला आश्वस्त करत सांगितले की याबाबत सतत पंडितजींच्या संपर्कात आहे मी संपूर्ण भारताचा सेवक असल्यामुळे अखेरीस पंजाब तितकाच माझा आहे जितका भारताचा दुसरा एखादा भाग याशिवाय सैनिकी शासनाच्या दिवसात पंजाबमध्ये मी सहा महिने राहिलो आहे, आवश्यकता पडली की शक्य तितक्या लवकर मी पंजाबमधे जाणार आह हे खरे आहे की सिल्लट मालडा मुर्शिदाबाद आणि इतर ठिकाणी ही माझी आवश्यकता आहे एकच माणूस आपल्या मर्यादित वेळेत सर्व ठिकाणी हजर राहू शकेल हे शक्य नाही तसेच संकटाच्या वेळी एकाच माणसावर अवलंबून राहणे ही सुद्धा निरोगी पद्धत नाही संकटप्रसंगी मदतीकरता संकट निवारण व्हावे म्हणून ईश्वरावर अवलंबून राहणे हेच प्रतिष्ठितपणाचे आहा तोच अचूकपणे मदतीकरिता धावून येणारा असतो मार्गदर्शक असतो आणि मित्रही असतो त्यांनी निदर्शनास आणून दिले की पुनर्वसन सोपे होणार नाही जमीन मालक याच्या विरोधात आहेत असे दिसते निर्वासितांचे मनमोकळेप्राणी स्वागत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे निर्वासितांवर बरजबरीने घर सोडण्याची वेळ आलेली असल्यामुळे हो त्या महिन्याकरता वा दिवसांकरता घर मालकांनी त्यांना भाडे मागू नये अशी अपेक्षा आहे अखेरीस त्यांनी एका मुसलमानाकडून आलेल्या पत्राचा उल्लेख केला तो स्वतःला सुफी म्हणवत त्याने हे पत्र शहीद साहेबांद्वारे पाठवले होते त्याच्या पत्राचा आशय असा होता की हिंदू धर्म आणि इस्लाम यामध्ये कोणतेही साम्य नाही आणि यामुळे ते दोघे केव्हाही एक होऊ शकत नाही त्याच्या म्हणण्याप्रमाणे याचे कारण हिंदू एका आणि केवळ एकाच देवावर विश्वास ठेवत नाही आणि गाई बकरे यांना माणसापेक्षा श्रेष्ठ समजतात तसेच ते ऊचनीचे भाव मानतात उलट पक्षी इस्लामचा भ्रातृभावावर विश्वास आहे यामुळे त्यात श्रेष्ठ कनिष्ठता नाही आणि ते एकाच ईश्वरावर विश्वास ठेवतात व तो म्हणजे अल्ला हे हिंदू धर्माचे व्यंगचित्र आहे असा एकही हिंदू नाही की जो गायीला वा बकऱ्याला माणसापेक्षा श्रेष्ठ मानतो परंतु गांधीजींनी मान्य केले की जर माझ्यासारखा कोणी स्वतःला ईश्वराच्या निर्मितीतील सर्वात कमी प्रतिसा समजत असेल तर त्यात काहीही चूक नाही हे खऱ्या नम्रतेचे चिन्ह आहे गांधीजींचा विश्वास होता की प्रत्येक हिंदू एका आणि एकाच ईश्वरावर विश्वास ठेवतो त्यांनी मान्य केले की हिंदू धर्माच्या सभोवती अनावश्यक वाढ झालेली आहे आणि त्याला अनुसरणारे नेहमीच अविकृत हिंदू धर्माचे पूजक असतातच असे नाही यामुळे माझ्यासारखे हिंदू धर्माचा कसा अर्थ लावतात हे करण्याकरता तटस्थ माणूसच पाहिजे त्याचप्रमाणे इस्लामचा अर्थ लावण्याकरता सुद्धा तटस्थ हिंदूच पाहिजे कोणत्याही धर्माचा अर्थ लावण्यात हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे असे झाले तर सर्व धर्माचे मूलभूत तत्व एकच असल्याचे आढळून येईल प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑगस्ट सव्वीस एकोणीसशे ही सभा लेख मैदानात झाली होती कलकत्ता ऑगस्ट सव्वीस एकोणीसशे सत्तेचाळ सभेला भरपूर गर्दी जमली होती आणि श्रोते आपसात बोलत असल्यामुळे जोराचा आवाज होत होता गांधीजी म्हणाले की माझी इच्छा असूनही या गोंगाटामुळे मला बोलता येणे शक्य नाही जमावातील बहुसंख्य लोक शांत असल्यामुळे मी दोन शब्द बोलेन असं ते म्हणाले ते म्हणाले की माझी इच्छा असल्याप्रमाणे पुनर्वसनाचे काम वेगात होत नाही आहे ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाली नाही व निर्वासित आपल्या घरात परतू शकले नाही तर दररोज इतक्या मोठमोठ्या सभा होऊनही शांतता तात्कालिक राहील मुद्द्यावर बोट ठेवत ते म्हणाले की तलावाच्या भागात श्रीमंत लोक राहतात त्यांनी जर कर्तव्यपूर्ती करायचे ठरवले तर ते पुनर्वसनाच्या योजनेला हातभार लावू शकतात पोलिसांनी भीती पक्षपाताचा विचार न करता काम केले तर अर्धे काम पूर्ण होईल त्यानंतर त्यांनी जे आंग्ल भारतीय बंधू भगिनी भेटायला आले होते त्यांचा विषय काढला ते म्हणाले कि मी जरी सभेत त्यांना बोलावू शकलो नाही तरी माझ्या एखाद्या प्रार्थना प्रवचनात मी त्यांच्याबद्दल आनंदाने बोलाची ठरवले आहे परके सत्तेच्या काळात त्यांच्या समाजाबद्दल सरकारला जवळिक वाटत असे स्वातंत्र्याच्या काळात अशी कोणतीही विशेष वागणूक तुम्हाला मिळू शकणे सुरु राहू शकेल अशी कोणतीही अपेक्षा तुम्ही तुमच्या मनात बाळगू नये असं गांधीजींनी त्यांना सांगितले परंतु प्रत्येक सेवकाचा ज्याप्रमाणे न्यायावर अधिकार असतो त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्ण न्याय मिळेल आंग्ल भारतीय हे देशातील इतर कोणत्याही समुदायाप्रमाणे देशाचे नागरिक आहेत आंग्ल भारतीयांना पूर्णपणे आपल्या भावाबहिणीप्रमाणे समजणे हे हिंदू आणि मुसलमान या दोघांचेही कर्तव्य आहे त्यानंतर त्यांनी लोकांना ग्रासत असलेल्या प्रांतवादाचा उल्लेख केला काही आसामी आसाम हा केवळ त्यांचाच आहे असा विचार करत असल्याचे वृत्तपत्रावरुन त्यांना आढळून आले होते ही भावना जर प्रत्येक प्रांतात चतवली गेली तर मग भारत कोणाचा असेल ते म्हणाले की प्रत्येक प्रांतातील लोक भारताचे आहेत अशी माझी भावना आहे आणि भारत सगळ्यांचा अट इतकीच की कोणीही दुसऱ्या प्रांताचे श्वसन करण्याकरता वा त्या प्रांतावर सत्ता गाजवण्याकरता वा त्याच्या हीच संबंधांना कोणत्याही प्रकारे धक्का लावण्याकरता तिथे जाऊन वास्तव्य करू शकत नाही सर्व भारताचे सेवक आहेत आणि आपण सर्व सेवेच्या भावनेने इथे राहत आहोत अशीच प्रांतीय भावना बिहारमध्ये बंगाली लोकांच्या विरोधात आढळते दार्जिलिंगमधे याचे अतिरेकी रूप आढळते असे म्हणतात की तिथे गुरखा राहतात आणि सपाटीच्या प्रदेशातून येणाऱ्या लोकांना तिथे राहण्यापासून विरोध कर आपला हेतू साध्य व्हावा म्हणून ति बळाचाही वापर करतात असे वृत्त आह गांधीजींनी आशा व्यक्त कल्ली ही भारताबद्दलच प्रेम आणि कल्पनाशक्ती नसलेल्या आणि काही मोजक्या तरुणांपर्यंत मर्यादित राहील गांधीजी म्हणाल की स्वतःला भारताचा बाग समजणाऱ्या काही गुरखा अधिकाऱ्यांना भटल्यामुळे मला आनंद झाला त्यांनी वर्तनाचा सुवर्ण नियम सांगितला दुसऱ्या प्रांताला इजा पोहोचवण्याच्या दृष्टीनं आणि आपल्या उद्दिष्टपूर्ती करता बळाचा आधार घेऊन कोणी दुसऱ्या प्रांतात जाऊ शकत नाही प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑगस्ट सत्तावीस एकोणीसशे सत्तेच्या क्लायू ज्यूट मिलच्या पटांगणात ही सभा झाली होती कलकत्ता ऑगस्ट सत्तावीस एकोणीसशे गांधीजी म्हणाले की मोतिया बोजला ही माझी दुसरी भेट आहे आणि एक वर्षांपूर्वी हिंदू आणि मुसलमान कामगारात जेव्हा झगडा झाला तेव्हा मौलाना साहेब अब्दुल कलाम आझाद यांच्याबरोबर मी येथे आलो होतो ती माझी पहिली भेट सुदैवाने दंगली दंगल हो मी दंगलीच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा दंगल जवळपास शमली होती आणि मला अकारण त्याचे श्रेय मिळाले होते आजचा प्रसंग आनंदाचा आहे हिंदू आणि मुसलमानांनी त्यांचे मतभेद मिटवले आहेत आणि ते मित्र झाले आहेत ही मैत्री टिकाऊ राहील अशी माझी अपेक्षा आहे कामगारांच्या या मी कामगारांना दोन शब्द सांगू इच्छितो मजुरांमध्ये हिंदू आणि मुसलमान असा भेद नसेल अशी मी आशा करतो तुम्ही सर्व कामगार आहात मजूर वर्गात साम्रदायिक रोग शिरला त्यामुळे स्वतः मजूर वर्ग आणि देशे दुर्बल होईल सर्व प्रकारचे भेदभाव नष्ट करून मजूर समजा निर्माण करत असतो तुम्ही जर हे सत्य लक्षात ग्याल, तर तुम्ही अजून एक पाऊल पुढे टाकावे अशी माझी इच्छा आहे मालकाच्या तंत्राने चालल्यामुळे म्हणा की उन्मत्तपणामुळे म्हणा मजुराने अडाणी राहण्याचा मार्ग निवडला व त्यामुळे त्याचा भांडवलदाराचा माल आणि त्याची यंत्रसामग्री यांचा नाश करण्याच्या तर काय भांडवलदाराला मारण्याच्या मार्गावरही विश्वास बसला मी स्वतःला मजूर आणि भंगी मानतो यामुळे माझे हितसंबंध मजुरांशी जोडलेले आहेत आणि हिंसेने तुम्ही कधीही वाचू शकणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो सोन्याचे अंडी देणारा हंस तुम्ही माराल श्रम हे भांडुलापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे हे मी कितीतरी वर्षापासून सांगत आलो आहे श्रमाशिवाय सोने चांदे आणि तांबे हे सर्व निरर्थ कोझे असतील तो मजूरच आहे की ज्याने पृथ्वीच्या पुटातून मौल्यवान खनिज बाहेर काढले धातूशिवाय मजुराचे अस्तित्व मी सहज कल्पू शकतो श्रम अमूल्य आहे सोने नाही भांडवल आणि श्रम यांचा विवाह व्हावा असे मला वाटते परस्परांच्या सहकार्याने ते आश्चर्य निर्माण करू शकतात परंतु हे तिवाच घडू शकते जेव्हा श्रम आपल्या चातुर्य आणि सहकार्य करू शक आणि नंतर सन्माननीय समतेच्या आधारावर भांडवलाला सहकार्य करायची तयारी दाखवू शकडवलाने श्रमावर नियंत्रण ठेवले कारण त्याच्यात एकीकरणाचे कौशल्य आह वेगवेगळ्या वेग असलख वाळून जातात आणि सहकार्य करणाऱ्या थेंबांचा असा महासागर तयार होतो की जो आपल्या रुंद छातीवर मोठमोठे जहाज वाहून नेऊ शकतो याचप्रमाणे जगातील कोणत्याही एका भागातील मजूर एकत्र झाले तर त्यांना जास्त पगारानेही मोहता येऊ शकणार नाही व असहायतेमुळे फार कमी मजुरीवरही त्यांना काम करायला येणार नाही खरे आणि अहिंसक मजूर एकत्रित आले तर ते एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे काम करतील व आवश्यक ते भांडवलाला ते स्वतःकडे आकर्षित करतील अशा परिस्थितीत भांडवलदारांचे अस्तित्व केवळ विश्वस्त म्हणून राहू शकत जेव्हा असा आनंददायी दिवस उगेल, उग्र्वि भांडवल आणि श्रम यांच्यात कोणतेही अंतर राहणार नाही मजुराजवळ पुरस् से अन्नधान्य असलण्याकरता चांगल आणि आरोग्यदायी घर असल त्याच्या मुलांना सर्व आवश्यक शिक्षण मिळेल व त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाकरता त्याला पुरेसा वेळ मिळविल व त्याला योग्य वैद्यकीय मदत मिळ यानंतर गांधीजी राष्ट्रवादी मुसलमानांच्या प्रश्नाकडे वळल त्यांनी गांधीजींना पुढील चिठ्ठी पाठवली होती राष्ट्रवादी मुसलमानांनी लीगमधे सामील व्हाव असे मत तुम्ही व्यक्त कलिआहे याचा अर्थ काँग्रेस आता सांप्रदायिक संघटना झाली आहे असा होतो काय गांधीजी म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादाचा त्याग करा वा काँग्रेसने दुसरी हिंदू सभा व्हावे असे सांगण्याचा सा अपराध मी करणार नाही सांप्रदायिकतेचा सा स्वीकार करून काँग्रेस आत्महत्या करणार नाही अशी मला आशा आहे जेव्हा काँग्रेस सर्वांचे प्रतिनिधित्व करणे थांबवेल मग ते गरीब भिकारी असोत की श्रीमंतराजे महाराजे असोत की हिंदू असो वा मुसलमान असो की अजून कोणी असो तेव्हा ती स्वतःचा नाश करून घेईल यामुळे लीगच्या सदस्यत्ची अट जर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा त्याग करणे वा तो दळवून ठेवणे असेल तर काँग्रेसच्या मुसलमानांना लीगमध्ये सामील होण्याचे मी म्हणू शकत नाही लीगच्या त्या ठरावांना ते, ते पाठिंबा देतील जे राष्ट्रहिताचे आहे व जे ठराव राष्ट्रहिताचे नाहीत त्यांना विरोध करतील माझ्या मनात इस्लामबद्दल श्रद्धा असलेले असे अनेक मुसलमान होते की जे काँग्रेसमध्येही नव्हते आणि लीगमध्येही मुसलमान मित्रांना जर मुसलमान समुदायाला प्रभावित करण्याची इच्छा असेल तर त्यांनी जावे असे मी म्हणालो होतो खऱ्या राष्ट्रवादाला माझ्या अथवा अन्य कोणाच्या प्रोत्साहनाची गरज नसते सदुनाप्रमाणेच राष्ट्रवादाचे पारितोषिकही राष्ट्रवादच असत एका वा दुसऱ्या संघटनेत सामील होऊन भौतिक समृद्धीचा विचार त्यांनी कधीही करू नय राष्ट्रवादी कधीही नोकरीचा सत्तेचा वा संपत्तीचा विचार करणार नाही काँग्रस्त लीगच अध्यक्षपद सव्वीच्या बळावर मिळण्याचा एक पायंडा पाडला जाऊ शकतो लीग जशी होती तशीच आहा ती तशी काही माझ्या वा कॉंग्रेसच्या खुशामतीमुळे झालेली नाही कायदे आजम कार्यक्षम अध्यक्ष होते पैसा वा पद त्यांना विकत घेऊ शकत नव्हते ते पहिल्या पंक्तीतील बॅरिस्टर आणि श्रीमंतग्रस्त होते व्यापाराचे पुत्र आणि हुशार वकील असल्यामुळे पैशाची गुंतवणूक करून तो द्विगुणित कसा करावा हे त्यांना माहीत होते याचा था अर्थ असा नाही की मला त्यांचे सर्व मार्ग पसंत होते वा मुसलमानांना त्यांनी योग्य मार्गाने नेले असे मला वाटते कायदे आजम आणि लीगशी माझे मतभेद आहेत परंतु त्यांचे जे गुण आहेत ते ना ना मी नाकारू शकत नाही राष्ट्रवादी मुसलमान लीगमध्ये सामील होण्याकरता मी कोणत्या अटीवर सांगितले ते यावरून स्पष्ट होईल यानंतर गांधीजी आझाद हिंद फौजेच्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांकडे वळले प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑगस्ट अठ्ठावीस एकोणीसशे सत्तेच्या विद्यापीठ विज्ञान महाविद्यालयात हे भाषण झाले कलकत्ता ऑगस्ट अठ्ठावीस एकोणीशे सत्तेच्या प्रार्थनेनंतर कलकत्त्याच्या विद्यार्थ्यांना उद्देशून गांधीजी बोलले ते म्हणाले की मी अगदी तरुणपणापासून माझ्या पद्धतीने शिकवण्याचे काम केले आहे आणि एकोणीशे पंधरा साली भारतात आल्यानंतर बहुदा मी संबोधलेली पहिली सभा विद्यार्थ्यांचीच असावी यानंतर भारतभ्रमणात मी कितीतरी विद्यार्थ्यांच्या सभा घेतल्या आहेत तुम्ही माझ्याकरता नवीन नाही आणि मी तुमच्याकरता परंतु एवढ्यात मी पूर्वीप्रमाणे सभा घेत नाही यामुळे आज या सभेत मला तुमच्याशी बोलता येतील असा आनंद होतो संध्याकाळच्या कामकाजाच्या वेळी तुमच्या कुलगुरूंशी माझी सुखद भेट झाली होती शहीद साहेबांशी विद्यार्थ्यांनी केलिया दुर्व्यवहाराबद्दल ते दुःखी होते गांधीजी म्हणाल की मी केवळ प्रार्थना व त्यानंतरचे प्रार्थना प्रवचन करणार होतो परंतु असे व्हायचे नव्हते विद्यार्थी जगता चोहोकडे मला अराज काढतुम्ही तुमच्या शिक्षकांच्या आणि कुलगुरूंच्या आज्ञा पाळत नाहीत उलट पक्षी तुमच्या शिक्षकांनी तुमच्या आज्ञा पाळाव्या असे तुम्ही अपेक्षित उद्याच्या भारताचे नेतृत्व ज्यांच्याकड़ असणार आहे त्यांच्या वर्तनाचे हे दुःखदित्र आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्या बेशिस्त वागणुकीचा परिचय करून दिला होता विदेशी भाषेतील घोषणा फलकातून तुम्ही शहीद साहेबांची अशोभनीय हिटाळणी केली होती तुम्ही जितका शहीद साहेबांचा अपमान केला तितकाच माझाही केला हे लक्षात ठेवा शहीद साहेबांच्या विरोधात वापरण्यात आलेल्या भाषेद्वारे त्यांचा अपमान होऊ शकत नाही परंतु मी ही वृत्ती मान्य करू शकत नाही काहीही झाले तरी विद्यार्थ्यांनी नम्र आणि सुमार्गावर राहिले पाहिजे तुमच्यासमोर तुमच्या कुलगुरूंचा आदर्श आहे मुख्यमंत्री शहीद साहेब आणि मी असे आम्ही सर्व लोक करता तयार केलेल्या व्यासपीठावर बसले होतो परंतु तुमचे कुलगुरू इतर निमंत्रितांमध्ये बसले होते त्यांच्या नम्रतेने मला कृष्णाची आठवण करून दिली राजा युधिष्ठिराने जेव्हा यज्ञ केला तेव्हा कृष्णाने आलेल्या पाहुण्याचे पाय धुण्याचे शारीरिक श्रमाचे काम आपल्याकडे घेतले होते यातून त्याच्या अंतकरणातील नम्रतेचे दर्शन होते सर्वात मोठा तेव्हाच महान राहतो जेव्हा तो सर्वात कमी प्रतीच्या कामाची निवड करतो हिंदू धर्मश्रद्धेची मला जी काही माहिती आहे त्यावरून जर मी काही सांगू शकत असेल तर जोपर्यंत तुमची विद्यार्थी तशा संपत नाही तोपर्यंत तुम्ही संन्यासी राहिले पाहिजे तुम्ही कठोर आत्मशिस्त पाडली पाहिजे तुम्ही विवाह करू शकत नाही तसेच तुम्ही कालापव्यय करू शकत नाही तुम्ही मद्यपान वा करू शकत नाही तुमचे वर्तन आत्मसंयमाचे झळझळीत उदाहरण असले पाहिजे तुम्ही जर या सर्व परंप्रमाणे राहिला असता तर शहीद साहेबांच्या बाबतीत तुम्ही जे केले ते तुम्ही केले नसते गांधीजी म्हणाले की आझाद हिंद फौजेसंबंधी मी माझे मत व्यक्त करावे अशी आझाद हिंद सैन्याच्या काही सदस्यांकडून मला प्रवास सायंकाळी एक चिठ्ठी मिळाली होती आझाद हिंद फौजेच्या काही पुढाऱ्यांशी माझा निकटचा संपर्क होता आझाद हिंद फौजेसंबंधी बोलताना गांधीजी म्हणाले की मला नेताजीसंबंधी बोलणे भाग आह तरी मृत आहेत परंतु भारताची सेवा करणाऱ्यांमधे ते जिवंत आहेत बर्गोस फायदेशीर कारकिर्दीची संधी समोर दिसत असतानाही तिचा त्याग करण्याच्या निर्धाराने सुभाषबाबू जेव्हा नुकताच इंग्लंडमध्ये परतले होते तेव्हा मला त्यांना भेटण्याचा योग आला होता त्यांनी स्वार्थी आकांक्षाऐवजी निस्वार्थ सेवा निवडून देशबंधूंच्या हाताखाली काम करण्याचा निर्णय घेतला होता यामुळे आम्ही जवळच्या संपर्कात येऊ शकलो जरी सुभाषबाबू अहिंसक असहकारक झाले होते तरी त्यांना माझा शुद्ध अहिंसेचा मार्ग पटला नव्हता त्यांना धोकादायक साहसाची आणि अद्भूत रम्य जीवनाची ओढ होती त्यांचे साहसतुलनीय होते त्यांनी भारताच्या सर्व प्रांतातील आणि सर्व धर्माच्या लोकांचे सैन्य तयार केले व आपल्या स्वतःच्या दैदिप्यमान उदाहरणाने त्यांच्या स्वतःहून शिस्त पालनाचे व आज्ञाधारकतेचे वातावरण निर्माण केले होते आधुनिक काळातील सर्वात शक्तिशाली सत्तेची लढा देण्याकरता तयार असलेले सैन्य त्यांनी आपल्या प्रतिभेने उभारले ही काही लहान गोष्ट नव्हती आझाद हिंद फौजेच्या अधिकाऱ्यांनी गांधीजींना सांगितले की नेताजींनी आम्हाला सांगितले आहे की गांधीजी भारताचे भवितव्य घडवण्याकरता देशांतर्गत जो कोणता लढा सुरू करतील त्यात सामीलवा आणि देशाबाहेर लढ्याचा प्रणेता मी असल्यामुळे मी सुरु केलेल्या लढ्यात सामीलवा आझाद हिंद सैन्याच्या सदस्यांनी गांधीजींना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देत गांधीजी म्हणाले की भारताच्या वा पाकिस्तानच्या सध्याच्या सैन्यात तुम्हाला सामावून घेतले जाईल वा सैन्यात तुमचे वेगळे पथक तयार केले जाईल असे तुम्ही गृहित धरू नये येत्या काही काळात तरी हे अव्यवहार्य आहे तुम्ही एकत्र होऊन भारताचे से सेवक म्हणून काम करावे हा तुमच्याकरता सर्वोत्तम मार्ग आहे तुम्ही सर्वांनी मिळून एखादा जमीनचा तुकडा घ्यावा व तुमच्या तलवारीचे नांगर बनवून कोट्यावधी उपाशी लोकांकरता अधिक धान्य पिकवाव तुम्हाला माझी सूचना जर पडत नसेल तर तुम्हाला नागरी जीवनात समावून घेतली जाईल आणि तुम्ही देशाची सेवा करा स्वतंत्र भारतात एकदा सैनिक कायमचा सैनिक हा विचार चुकीचा आहा मी दक्षिण आफ्रिकेत वीस वर्ष राहिलो आह जेव्हा सैनिक म्हणून काम करणे आवश्यक असायचे तेव्हा प्रत्येक बोअर प्रथम श्रेणीचा सैनिक म्हणून काम करायचा एरवी तो आश्चर्य वाटावे असा शेतकरी असायचा सेनापती बोथा असे होते फिल्ड मार्शल स्मर्ट असेच होते ते महान वकील महान शेतकरी होते त्यांच्याजवळ उत्तम प्रकारची शेती होती आणि प्रत्येकजण त्यांना नावलौकिक मिळवलेला सैनिक म्हणून ओळखायचा नेताजी स्वतः काय होते ते फिल्ड मार्शल स्मर्टपेक्षा कमी होते काय सैनिक हा त्यांचा व्यवसाय कधीही नव्हता सांप्रदायिकतेच्या यादवीमुळे होणाऱ्या दंगलीमुळे आज भारताला हजरे बसत असताना ज्या नेताजींबद्दल तुम्हाला इतका जिवाळा वाटतो आणि ज्यांच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात त्यांची आठवण होताच पाणी आल्याचे मी पाहतो त्यांच्या हाताखाली तुम्ही कसे होता हे दाखवून देण्याकरता फौजीच्या सदस्यांनी एक आदर्श उदाहरण घालून द्या तुमच्या मनातील त्या प्रेमाचे कृतीत रुपांतर होऊ द्या अशा नेत्यांजीबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर होता हे खरे असले तरी आमच्यात मतभेद होते परंतु त्या मतभेदांना महत्व नव्हते अशा प्रकारचे अंतर उत्तम मित्रांमध्येही असते विद्यार्थ्यांनी सुद्धा मग त्यांचा विश्वास अहिंसेवर असो वा नसो विद्यार्थी जीवनाकरता आणि सैनिकांकरता आवश्यक असलेली ती कठोर शिस्त समजून घेतली पाहिजे प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑगस्ट एकोणतीस एकोणीसशे ही सभा टोलीगंज पोलीस पटांगणात झाली होती वंदे मातरम जेव्हा म्हणण्यात आले तेव्हा सुरावर्दीसह इतर सर्व मुसलमानही त्यावेळी उभे राहिले कलकत्ता ऑगस्ट एकोणतीस एकोणीशे सत्तेच्या शहीद सायब आणि इतर उभे असताना गांधीजींनी त्यांचे अभिनंदन केले व मग आपल्या भाषणाला सुरुवात केली गांधीजी मुद्दाम उभे राहिले नव्हते कारण एखादे राष्ट्रगीत वा भजन सुरु असताना त्याबद्दल आदर व्यक्त करण्याकरता उभे राहण्याची परंपरा त्यांच्या संस्कृतीत नव्हती ही गोष्ट करण म्हणजे पश्चिमची विनाकारण नक्कल असे झाले असते गांधीजी म्हणाल की अशा प्रसंगी आदर व्यक्त होईल अशा प्रकारे बसण्याची डब पुरेशी होते अखेरीस मनोवृत्तीला खरे महत्व असते वरवरचा देखावेला नाही राष्ट्रगीत वंदे मातरम करता एकच धुम सर्वत्र असावी असे मला वाटते जर त्याने करोडो लोकांचे हृदय हिलावले पाहिजे असे वाटत असेल तर करोडो लोकांना सारख्या तारासुरावर ते म्हणता आले पाहिजे अखेरीस राष्ट्रगीत दोन तीनच असू शकतात परंतु त्या सर्वांची एकच वरलिपी असली पाहिजे सर्वांना मान्य होईल अशी स्वरलिपी तयार करण्याचे हे काम शांती शांतिनिकेतन असे वा तिच्यासारख्या एखाद्या संस्थेचे आहे यानंतर गांधीजी ख्रिश्चन लोकांना संबोधून बोलू लागले गांधीजी म्हणाले की परवाच्या दिवशी मला त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली ख्रिश्चन लोक म्हणाले की बहुसंख्य समाज स्वतःची काळजी घेऊ शकतो परंतु भारतीय ख्रिश्चनांचे काय होईल आम्हाला शासनात वा विधीमंडळात काहीच जागा मिळणार नाहीत काय गांधीजी त्या मित्रांनो म्हणाले की विदेशी सत्तेच्या काळातील पक्षपाताचे दिवस तेंच आता मृत प्राय झाले आणि गेले आता पात्रता ही एकमेव कसोटी असली पाहिजे सुसंगीत समाजात कोणीही अल्पसंख्याक नसतो तुम्ही कोटी कोटीमधील आहात असे तुम्हाला का वाटू नये तुमचा धर्म कोणताही असला तरी तुमचा जन्म भारतात झालेला आहे व इथे जन्म झाल्याबद्दल व कायद्याच्या दृष्टीने तुम्ही सर्व लोकांच्या बरोबरीचे असल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे पात्रतेच्या बळावर उदाहरणार्थ बौद्धिक क्षमता स्वार्थ त्याग धैर्य आणि ससोटी हे गुण असलेला ख्रिश्चन मुख्यमंत्री मुख्यमंत्रीही होऊ शकतो आणि करता हिंदू अथवा मुसलमानापेक्षा अधिक पात्रता ही गरज नाही धर्म ही शुद्ध वैयक्तिक बाब आहे आणि जे संघराज्याबद्दल खरे आहे ते पाकिस्तानबद्दलही खरे आहे असे मला वाटते गांधीजी आपल्या ख्रिश्चन भावंडांना उद्देशून म्हणाले की ख्रिश्चन धर्माचा पश्चिमेकडे जो अर्थ लावला जातो तोच अर्थ तुम्ही घेण्याची गरज नाही तुम्हाला माहीतच आहे की कधीही नाही तसे ते बांधले होते अखेरीज येशू आशियाई दिसतो वो त्याचा लांब अरबी जगा हे त्याचे निदर्शक आहे येशू नम्रपणाचे सार होता आशा व्यक्त केली की भारतातील ख्रिश्चन आपल्या जीवनातून बायबलमधील सुळावर चढणाऱ्या येशूचे अनुसरण करतील पश्चिमेकडे अर्थ लावण्यात येतो तशा रक्ताळलेले हात असलेल्या येशूचे नाही पश्चिमेवर टीका करण्याची माझी इच्छा नाही मला पश्चिमेचे अनेक गुण माहीत आहेत आणि त्यांचे मूल्यही मला कळते परंतु पश्चिमेत आशियाच्या येशूचा काही व्यक्तींचा अपवाद वगळता चुकीचा अर्थ लावण्यात आला हे मी निदर्शनास आणून दिलेच पाहिजे यानंतर धार्मिक अल्पसंख्याकांना जसे आरक्षण दिले तसे आरक्षण इतर अल्पसंख्याकांना म्हणजे बिहारमध्ये बंगाली अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांनाही दिले जाईल का असा प्रश्न गांधीजींना विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचे उत्तर देत गांधीजी म्हणाले की हा अवघड प्रश्न आहे भारतीय हा भारताच्या सर्व भागात भारतीय असतो आणि त्याला प्रत्येक भागात समान हक्क असतात यामुळे बंगाली माणसाला बिहारमध्ये बिहारीप्रमाणे सर्व अधिकार असतील परंतु बंगाली लोकांनी बिहारमध्ये मिसळून गेले पाहिजे हे मी आपल्याला या ठिकाणी ठासून सांगेन त्याने बिहारींचे शोषण करण्याचा अपराध करू नये वा बिहार बिहारमध्ये त्याला नौखे पण जाणवू नये तसेच बिहारींना तो नौखा वाटू नये जर मी माझ्या गुजराती सवयी बंगालमध्ये आणल्या व मला स्वतःला त्या प्रांतावर लादले तर बंगाली लोक मला काढून टाकतील अशी अपेक्षा मी केली पाहिजे असे झाले तो पा हो मी तर मी बंगाली लोकांच्या विरोधात भारतीयत्वाचा अधिकार सांगू शकणार नाही योग्य प्रकारे केलेल्या कर्तव्य पालनापासून सर्व हक्क निर्माण होत असतात एक गोष्ट मी ठासून सांगितलीच पाहिजे की हिंदुस्तानच्या दोन्ही सार्वभौम भागांना प्रगती करायची असेल तर हक्कांच्या मागणीकरता शक्तीचा वापर पूर्णपणे टाळला गेलाच पाहिजे अशा प्रकारे बंगाली व बिहारी तलवारीच्या वळावर अरेरावी करू शकत नाही तसेच सीमा आयोगाचा निर्णयही बदलता येऊ शकत नाही स्वतंत्र भारताने लोकशाहीचा हा पहिला पाठ शिकायलाच पाहिजे आपले स्वातंत्र्य अजून केवळ एका पंधरवड्याचे झाले आहे स्वातंत्र्य म्हणजे मनातील ते करण्याचा परवाना नव्हे स्वातंत्र्य म्हणजे स्वयंफूर्तीने संयम आणि शिस्त यांचे पालन संपूर्ण भारताने आपल्या प्रतिनिधीद्वारे ज्या कायद्यांना मान्यता दिलेली आहे त्यांचे स्वतःहून पालन करणे म्हणजे स्वातंत्र्य लोकशाहीत लोकमत हीच अशी शक्ती असते की जी जनतेच्या हाती असते सत्याग्रह सविनय कायदेभंग आणि उपोषण यांच्यात व शक्ती प्रदर्शनात मग ती उघड असो की पडदे आडून काहीही साम्य नाही परंतु यांच्या मर्यादित उपयोगाला सुद्धा लोकशाही स्थान आहे सरकार स्थिरावत असताना आणि सांप्रदायिक एक विसंवाद एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात दहशत निर्माण करत असताना तुम्ही यांचा विचारही करू शकत नाही